स्कंध सातवा अध्याय सहावा शर्याती राजाचा पुराण कथा ऐकण्यास एकाग्र झाला आपल्याला येणाऱ्या शंका तो व्यासा विचारून आपली संशय निवृत्ती करून घेत असे चवन मुनी वर दिल्यावर जन्मेजयाच्या मनात पुन्हा शंका निर्माण झाली जन्मेजयाने महर्षींना विचारले मुवर्य देवराज इंद्राने ज्यांना सोमपान करण्याविषयी अटकाव केला तेथे चमन भार्गव मुनीना ते कसे शक्य होते देवापुढे मानवाचे सामर्थ्य कमीच पडणार मग त्या महात्मा चवनाने अश्विनी कुमारांना असे वचन का दिले वैद्याना सोमपान निषिद्ध असता चवनाने त्यांना सोमपान करून धर्मनिष्ठ करून घेतले हे खरोखरच महदाश्चर्यच आहे तेव्हा माझ्या मनात अनेक उलटसुलट संभ्रम निर्माण झाल्याने आपण माझी संशयनिवृत्ती करावी मला ती कथा विस्ताराने सांगावी अशा प्रकारचे अद्भुत सामर्थ्य असलेल्या चवन भार्गो मुनीची कथा संपूर्ण ऐकावी अशी तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे व्यासानी जन्मेजयाची उत्कटता ओळखली पुराण श्रवण तत्पर असलेल्या राजाबद्दल त्यांना आदर आणि अभिमान वाटू लागला ते म्हणाले हे भरतश्रेष्ठा आता त्या चवन मुनीचे अत्युद्वत चरित्र मी तुला कथन करतो आपल्याला अत्यंत सुंदर आणि पतीव्रता महासाध्वी अशी भार्या प्राप्त झाल्याने च्यवन मुनीना अत्यानंद झाला त्याचे रूप यौवन आता देवांशी बरोबरी करणारे झाले होते त्यामुळे त्यांना अधिक उत्साह प्राप्त होऊन ते पूर्णपणे प्रसन्न झाले आणि अत्यंत समाधानाने ते सुकन्येबरोबर क्रीडा करू लागले अशा प्रकारे च्यवनांचा काळ सुखासमाधानात व्यतीत होत होता त्याचवेळी इकडे शर्यातीची भार्या सुकन्याच्या आठवणीने अत्यंत दुःखी झाली तिला सुचे झाल्यामुळे ती आपल्या पतीकडे आली आणि थरथर कापत दुष्टशंकानी व्याकुळ होऊन पतीला म्हणाली महाराज आपल्या कन्याचा त्या अंध आणि शुद्ध तापसाशी विवाह होऊन बरेच दिवस झाले आहेत पण त्यानंतर आपणाला तिकडचे काहीच वर्तमान समजले नाही ती जिवंत आहे की मृत्यू पावली आहे याबद्दल आपणही कधी चौकशी केली नाही आपण काय म्हणावे हे नाथ आता आपण सत्वर तिकडे जाऊन त्या उभयतांचे कुशल समजावून घ्यावे असा वृद्ध अंध आणि कुरुपती प्राप्त झाल्याने आपली कन्या तेथे कोणत्या संकटात आहे याचाही शोध करावा हे राजर्षे कन्याच्या स्मरणाने तिच्या दुःखाने माझे अंतकरण नुसते जळत आहे सुकन्या मूलतच कृषी शरीराची आहे त्यातून अंध आणि वृद्धपती प्राप्त झाल्याने ती अधिकच शोकाकुल झाली असेल असल्याने ती पूर्वीपेक्षा जास्त कृषी झाली असेल तेव्हा हे पती मला एकदा मुलीला डोळे भरून पाहण्याची इच्छा झाली आहे आपण तिला सत्वर घेऊन या पतीचे हृदय पत्नीचे हृदय व्याकुळ पत्नी भाषण ऐकताच राजा सुकन्याच्या स्मृतीने सदगदित झाला तो आपल्या प्रिय पत्नीला म्हणाला हे सुंदरी आपली कन्या पती सेवा तत्पर आहे पण शंकेने मन व्याकुळ झाले असल्याने आजच आपण दोघेही चवन मुनीच्या आश्रमात जाऊ आणि तेथील कुशल अवलोकन करू विवल होऊन राजा आपल्या पत्नीसह वर्तमान त्वरेने वनात जाण्यास निघाला चवन भार्गव मुनीच्या आश्रमाजवळ येताच त्याला तो अंध वृद्ध असा चवन भार्गव मुनी कोठेच दिसेना उलट्या आश्रमात अत्यंत तेजस्वी देवतुल्य असा रूप संपन्न आणि अत्यंत तरुण असलेला एका पुरुषाला पाहताच राजाच्या मनात शंकांचे वादळ उठले तो अत्यंत खिन्न होऊन विचार करू लागला त्याला वाटले पती निर्धन अंध वृद्ध आणि कुरूप असलेला पाहून आपल्या कन्याने त्याचा वध केला असावा आणि आता ती या दुसऱ्या सुंदर पुरुषाबरोबर राहत आहे काय पापिणी आहे हे अरे केवळ मदनाने व्याकुळ झाल्यामुळेच तिच्या हातून हे पापकृत्य घडले आहे खरोखरच मनुष्याला धर्मकार्यापासून परावृत्त करणारा हा मदन दुष्ट आहे कामातुर होऊन आपल्या कन्येने सुंदर तरुण अशा परपुरुषांबरोबर पत्नीच्या नात्याने राहणे किती दुष्टपणाचे आहे आपल्या कुळाला यामुळे कलंक लागला आहे यवन प्राप्त झाल्यावर कामवेदना दुःस होऊन या कन्याने जगात निंद असे कृत्य केले खरोखरच ज्याची कन्या अशा प्रकारचे जारकर्म करते त्याचा जगात धिक्कार असो जगात दुःख निर्माण होण्याला या कन्यास कारण आहेत हे, हे सत्य आहे पण अंध आणि वृद्ध अशा मुनीला केवळ स्वार्थाने आपली कन्या अर्पण करण्यात मी सुद्धा खरोखरच फार मोठा अपराध केला आहे माझ्या हातून हे अनुचित कर्मच घडलेले आहे माझ्यासारख्या पित्याने परिपूर्ण विचार करूनच कन्यादान करावे रूप गुणाला योग्य अशा कन्या अर्पण करावी तस्मात मीच घोर अन्याय केला आहे त्याचे प्राप्त फल मला भोगलेच पाहिजे बरे आता या पापी कन्याचा वध करावा तर स्त्री हत्या कन्या हत्या यासारखे पाप माझ्या हातून घडेल त्या प्रसिद्ध मनुवंशाला मी कलंक लावल्यासारखे होईल आता सर्व स्वतःचा त्याग करणे शक्य नाही मी या प्रेमश्रो आहेग्ध होऊन राजा उद्विग्न अंतकरणाने मनाशी विचार करू लागला पण राजाची ही दुःखी मुद्रा पाहून सुकन्या चकित झाली ती त्वरेने पुढे येऊन आपल्या मातापित्यांच्या पाया पडली आणि आनंदातिशयाने म्हणाली हे हे राजर्षे आपण माझ्या आश्रमात या कमलनयन आणि रूप यवन संपन्न असलेल्या या मुनी पतिदेवांना आपण सत्वर येऊन भेटा त्यामुळे या महामुनीना प्रणाम करा आणि या माझ्या पतीचे दर्शन घ्या आपल्या कन्याचे हे भाषण ऐकताच राजा शर्यती लज्जित झाला आणि अत्यंत क्रोधायमान होऊन आपल्या कन्येला म्हणाला सुकन्ये तो महातपस्वी अंध वृद्ध असा चवन भार्गो कोठे आहे ते मला दाखव मी त्याच्या दर्शनासाठी आतुर झालो आहे त्यांच्या विनाश्र आणि यवन संपन्न परपुरुषाला पाहून मला अत्यंत दुःख होत आहे हे कन्ये हा पुरुष कोण आहे ते सांग खरोखरच तू पापिणी आहेस हे जारी तू कामाने व्याकुळ होऊन मदन विवलतेने काहीतरी दुष्कृत्य केले आहेस हे खचित समजावे हे कुलाचा नाश करणाऱ्या कन्ये त्या मुनीचा वध तर केला नाहीस ना त्याचा वध करून कामातुर झाल्याने तू हा नवा तरुणपती स्वीकारला आहेस काय हे कन्ये तो वृद्ध अंध मुनी श्रेष्ठ मला येथे दिसत नसल्याने मी चिंताग्रस्त आणि क्रुद्ध झालो आहे हे सुंदर कन्ये तू कशाने हे निकृत्य केलेस तुझ्याकडून हे जारकर्म करवले तरी कसे सांग सत्वर मला सर्व घटना कथन कर खरोखरच तो वृद्ध अंध महातपस्वी दिसेनासा होऊन हा दिव्य पुरुष येथे बसलेला पाहून मी शोकमग्न झालो आहे तुझ्या हातून घडलेल्या या दुष्कृत्याचे पाप मलाही भोगावे लागणार आहे आता मी या लोकनिंदेपासून मुक्त कसा होणार अग चांडाळणी तू काय केलेस हे आपल्या पित्याच्या दुःखाचे कारण लक्षात येताच सुकन्या आनंदीत होऊन पुढे आली तिने अत्यंत आदराने आपल्या पित्याला आपल्या पती सांगास्य माझे पती जवन मुनीच आहेत या बद्दल संशय धरू नका देव वैद्य अश्विनी कुमारांच्या प्रसादाने यांनाही रूप प्राप्त झाले आहे एक दिवस अगदी सहजगत्या अश्विनी कुमार आमच्या आश्रमाकडे आले आणि त्यांना दया येऊन त्यांनीच माझ्या पतीला हे स्वरूप प्राप्त करून दिले त्यांच्या औषधामुळे राजर्षी आपण विनाकारण संशयाने पीडित झाला खरोखर तुमची कन्या तुम्ही समजता तशी पापाचरणी नाही हे महाराज आता निशय चित्ताने येऊन या चवन भार्गव मुनीना आपण प्रणाम करा आणि त्यांनाच आपण विस्ताराने सर्व काही प्रश्न विचारा म्हणजे तेज तुम्हाला सत्य घटना सांगतील आपल्या कन्याचे निश्चय भाषण ऐकून राजा अत्यादराने पुढे येऊन मुनीला हे महा मुने आपण मला विस्ताराने सर्व कथा सांगा आपले वार्धक्य जाऊन आपण दृष्टी कशी प्राप्त झाली आपले अतिशय मनोहर हो रूप पाहताच माझ्या मनात संशय निर्माण झाला तेव्हा आपणच सर्व काही सांगितले तर माझे मन तृप्त होईल चवन मुनी हसले आणि म्हणाले हे भूपाला खरोखरच देव वैद्य असलेल्या त्या सूर्यपुत्र अश्विनी कुमारांनी मजवर हा फार मोठा उपकार केला आहे त्यांच्या दिव्य उपचारामुळेच माझे वार्धक्य आणि अंधत्व पार नाहीसे झाले आहे पण हे राजा मी त्यांच्या उपकाराची फेड करू इच्छित असल्याने त्यांना वचन दिले आहे ते मला पूर्ण केले पाहिजे पण त्यासाठी मला तुझी मदत घ्यावी लागणार आहे हे मुनिश्रेष्ठा आपण नुसती आज्ञा द्या हे राज्य हा राजा सदैव तुमच्या अधीन आहे सांगा काय करू मी राजा हरशी म्हणाला चवन मुनी राजाला शुभासन दिले आणि म्हणाले हे राजा या शुभासनावर स्वस्त चित्ताने बैस आणि ऐक अश्विनी मला हे सुंदर नेत्र हा सुडवल देह आणि हे चिरंतन तारुण्य प्राप्त करून देऊन मजवर अनंत उपकार केले आहेत तेव्हा मी त्यांना वर दिला हे अश्विनी कुमारानो शर्यती राजाच्या यज्ञात मी तुम्हाला सोमपान कर आणि तेव्हापासून तुम्ही सोमोपायी व्हाल असा वर मी त्यांना दिल्यामुळे ते आनंदित होऊन निघून गेले तेव्हा हे राजा आता तुझे योग्य कार्य असेल ते तू कर चवन मुनी सांगितलेली अद्भुत कथा ऐकून राजा संतुष्ट झाला आणि चवन म्हणाले हे राजा आता लवकरच मी तुझ्याकडून यज्ञ करवीन तू सत्वर यज्ञ सामग्री सिद्ध कर अश्विनी कुमारांना सोमोपाई करण्याबद्दल मी वचनबद्ध आहे म्हणून माझी प्रतिज्ञा मला शेवटाच न्यावयाची आहे तुझ्या उत्कृष्ट यज्ञामुळे मला माझे वचन सत्य करता येईल हे राजेंद्रा इंद्र जरी क्रुद्ध झाला तरी तपश्चर्यामुळे मला प्राप्त झालेल्या तेजस सामर्थ्याने मी इंद्राचे निवारण करीन याबद्दल मला खात्री आहे म्हणून तुझ्या सोमयागात मी अश्विनी सोमपायी करणार आहे चवन मुनीच्या भाषणाने संतुष्ट झालेल्या राजाने मुनींचा गौरव केला आणि त्यांना कुशल चिंतून तो आपल्या नगराकडे आला सर्व लोकांना मुनीच्या वार्ता त्याने ऐकवल्या आणि परम संतोषाने तो राजवाड्यात आला राजाने एका सुमुहूर्तावर यज्ञभूमी तयार करण्यास सुरुवात केली त्यासाठी लागणारे सर्व साहित्य तो जुळवू लागला आणि तयारी पूर्ण होताच च्यवन भार्गवांनी वशिष्ठाधी सर्व मुनीना निमंत्रणे दिली आणि त्या सर्वांना आणून च्यवन ऋषीने राजाकडून सोमयाग करू झाल्यावर इंद्र देवांना घेऊन भूमीवर आला आणि तो स्थानापन्न होतो आहे तोच अश्विनी कुमारही तेथे येऊन पोहोचले अश्विनी कुमार तेथे ते येताच इंद्राच्या मनात शंकाकुशंका निर्माण झाल्या तो इतर देवांना उद्देशून म्हणाला देवांनो हे दोघे वैद्य येथे कसे आले त्यांना कोणी बोलावले हे वैद्य असल्याने सोमपानाला पात्र नसताही येथे का आले यांना सोमपानाचा अधिकार नाही पण इतर देव स्वस्त बसले ते काहीच बोलले नाही च्यवन मुनी अश्विनी सोम हातात घेतल्याचे अवलोकन करताच विस्मयाने इंद्र म्हणाला हे मुने हे दोघेही सोमपानास योग्य नाहीत तू त्यांना आग्रह करू नकोस ते ऐकताच चवन त्वरेने इंद्राला म्हणाले हे शचीपते हे सूर्यपुत्रोमपनाला हे शंकर सूर्य नसून सूर्याला त्याच्या धर्मपत्नी झालेले पुत्र आहेत म्हणून हे चिकित्सक असले तरी सोमपानामुळे यांना कोणता दोष लागणार आहे ते कथन कर हे इंद्रदेवांनो या ठिकाणी याच यज्ञात याचा योग्य तो निर्णय घ्यावा मी त्यांना सोम घेण्यास भाग पाडणार आणि त्यांना नित्य सोमोपाई करणार हे देवराज मी शर्यती राजाला या यज्ञासाठी आवाहन केले आहे माझ्याकरता राजा या यज्ञास प्रवृत्त झाला आहे या दोघ अश्विनी कुमारांना मी वचन दिले आहे आणि त्या वचनाप्रमाणे मी यांना सोमोपाई करणार आहे केवळ यांच्याच उपकारामुळे मला नवतारुण्य प्राप्त झाले यांनी मला नवे आयुष्य दिले मला मलाही त्यांचेवर तसेच प्रत्युपकार केले पाहिजेत देवेंद्रा आता आपण निर्णय करा इंद्र च्यवनाच्या भाषणाने उद्विग्न झाला आणि म्हणाला हे च्यवन भार्गवा हे दोघे अश्विनी कुमार वैद्य असल्याने देव त्यांना हिन मानतात त्यांना देवांनी निंद मानल्यामुळे दोघेही सोमपानाला पात्र नाहीत म्हणून देवांचा अधिक्षेप करून तू त्यांना सोमोपाई करण्याच्या भरीस पडू नकोस इंद्राचे हे मतलबी भाषण ऐकताच च्यवन भार्गवांना राग आला ते धरदार शब्दात इंद्राला म्हणाले व्यभिचारी इंद्रा तू अहिल्याशी दुष्कृत्य करून तिला फसवलेस हे वृत्रनाशका ब्रम्हघ्ना इंद्रा तू विनाकारण क्रुद्ध होऊ नकोस मनाला आवरधर हे दोघे देवपुत्र देवतुल्य असून सोमपानाला अयोग्य कसे याचे योग्य कारण सांग मला तरी तसे योग्य कारण दिसत नाही म्हणून मी माझे वचन पूर्ण करणार तेव्हा यज्ञात मोठा वादविवाद निर्माण झाला देव थोडेसे क्रुद्ध झाल्याने काहीच भाषण करीनात तेव्हा भा च्यवन भार्गवाने कोणाशीही न बोलता केवळ आपल्या तपससामर्थ्यावर सर्वांकडून सोमपान कर अश्विनी कुमार अशा केले सोमोपाई के अध्या सहवा समाप्त।